वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चाळीसावा नंतर राम सीता आणि लक्ष्मण याने हात जोडून राजाच्या चरणानं नमस्कार केला आणि एवढेसे तोंड करून त्यांनी त्याला प्रदक्षिणा केली धर्मज्ञ राखवाने त्याचा निरोप घेतला आणि शोकाने गलबलून जाऊन आईला प्रणाम केला वडील भावानंतर लक्ष्मणाने कौशल्यला के नमस्कार केला आणि नंतर आपली माता सुमित्रा हिचे पाय धरले तो वंदन करीत असताना ती आई आपल्या महाभाऊ पुत्राचे मस्त खुंगून त्याच्या हिताची इच्छा धरून त्याला म्हणाली सुरुजन रामाविषयी अत्यंत प्रेम असल्यामुळे वनवासाच्या बाबतीत तुझा दृढ निश्चय झालाय पुत्रा राम जात असताना तू असावध राहू नकोस तो आपोदग्रस्त असो वा समृद्ध असो निष्पाप लक्ष्मणा तोच तुझा आधार आहे ज्येष्ठाच्या आधीन राहून वा गावळे सज्जनांचा या धर्म आहे दान यज्ञदिक्षा युद्धात देहत्याग हेच प्राचीन काळापासून वर्तन या कुळाला अनुसरून आहे जाण्याकरता पूर्ण सज्ज झालेल्या रघुवंश प्रिय लक्ष्मणाला सुमित्रा पुन्हा पुन्हा जा बरे जा बरे म्हणाले आणि म्हणाले रामाला दशरथ मान सीतेने माझ्या जागीमान वनाला अयोध्यामान जा बाळा आनंदाने जा मग विरीत आणि शिष्टाचार जाणणारा सुमंत्र मातरी इंद्राला बोलावा तसा हात जोडून रामाला म्हणाला कीर्ती राजपुत्रा रामा तुझे कल्याण असो रथावर चढ जिकडे कुठे सांगशील तिकडे मी तुला लवकर पोहचले कारण जी चौदा वर्षे तुला वनात काढायचे ती देवीने सांगितल्या वेळेपासूनच सुरू व्हायचे त्या सूर्याप्रमाणे दैवीपेमान रथावर सुंदरी सीता अंगावर अलंकार चढवून आनंदीत मनाने चढली वनात राहण्याचे दिवस मोजून तितकी वस्त्रे आणि दागिने पतीच्या मागोमाग जाणाऱ्या सीतेला तिच्या सासऱ्याने दिले होते तसेच त्या दोन भावा करता सर्व आयुधे कवचे आणि तांबड्याची टोपडी पावडे रथाच्या मागच्या बाजूस ठेवण्यात आले मग ते दोघे भाऊ राम लक्ष्मण आग्नेप्रमाणे देदीप किमान सुवर्णने मंडित अशाच्या रथात चढले तिसरी सीता अगोदरच रथात चढलेली होती सुमधाने वेगात वाऱ्यासारख्या असणाऱ्या आवडत्या घोड्याना हकले आणि रथ पुढे नेला दीर्घकाळपर्यंत करता, महारण्यात राम निघताच नगर मूर्छित झाले सैन्य बेभान झाले प्राणी मात्र बेभान झाले दुखाने हडबडून गलबलून गेलेल्या त्या नगरातले हत्ती संतापाने पिसाळले घोडे मोठमोठ्याने खिंकाळू लागले आणि असा मोठा आवाज नगरात भरून गेला मग अत्यंत दुःखी झालेली ती नगरी उकाड्याने त्रस्त झालेला जसा पाण्यामागे धावतो तशी रामाच्या माघोमाग धावू लागली रथाच्या आजूबाजूने आणि त्याच्या मागूनही लोमकळत रथाकडे तोंड करून मुखावरून आसवे गाडीतूनरडून म्हणाले सुता अरे घोड्यांचे लगामावर त्यानं हळूहळू जाऊ द्या आम्हाला आता तो आम्हाला दिसणार नाही रामाच्या आईचे हृदय खरोखर लोखोंडाचेच असले पाहिजे कारण स्कंदाच्या तोडीचा राम वनात निघाला देखील ते फुटत नाही धन्य आहे वैद्यही छायेप्रमाणे पतीच्या मागोमाग ती जात आहे सती धर्मात एक कधी सोडत नाही तशी ती त्याला सोडित नाही लक्ष्मण देवासारख्या आणि सदा प्रिय बोलणाऱ्या भावाची सेवा तुला करायला मिळणार याच्या मागोमाग तू जात आहेस हा तुझा निश्चय महान आहे हा महान अभ्युदय आहे हा स्वर्गाचा मार्ग आहे असे म्हणत असताना डोळ्यातून येणारे अश्रू आढळणे रामाच्या मागोमाग ते लोक चालू लागले इकडे राजा दीन झालेल्या स्त्रियांनी वेढलेला स्वतः होऊन गेला होता माझा प्रिय पुत्राला मला पाहू द्यावं असे म्हणत तो घराच्या बाहेर पडला मोठा हत्ती पाशात अडकला म्हणजे हत्तीने जसा आवाज करतात तसा त्याच्या पुढेच असलेल्या स्त्रियांचा आक्रोश त्याच्या काय पूर्ण चंद्र काली जसा ग्रहाने ग्रस्त व्हावा तसा पिता दशरथ कांतिमान होता तो काळवंडला तिकडे ज्याच्या अंतकरणाचा था थांब डागण्यासारखा नाही असा दशरथ पुर राम सुताला त्वरेने रथ हाक असा आग्रह करीत होता राम त्याला चल चल म्हणत होता तर लोक त्याला थांब थांब थां म्हणत होते मार्गाला लागण्याची आज्ञा झालेल्या सुताला दोन्ही गोष्टी करणे शक्य होत नव्हते महाबाहू राम तिथून निघाला निघून चालला तेव्हा पौरजनांच्या खाली पडणाऱ्या अश्रूमुळे रथाच्या चाकाने उडालेली धूळ नाहीशी झाली राम निघून जाताच अत्यंत पीडित झालेले ते नगर शोकाच्या अश्रूने उडास झाले हाहाकार करू लागले प्राणहीन झाले माशांच्या खळबळीने जसे कमळाच्या पाकळ्यावरून पाण्याचे थे थेंब टपकावे तसेच स्त्रियांच्या नेत्रातून दुःखाश्रू टपकू लागले साऱ्या नगरीचे लक्ष एकाच ठिकाणी लागलेले होते हे पाहून वैभव संपन्न राजा दशरथ मूल तोडलेल्या वृक्षासारखा दुःखाने पाहून को लोकांमधून कोणी हाय हाय रामा असे हो। हो म्हणाले तर कोणी हाय हाय राम माते असा मोठ्याने आक्रोश करीत ते समृद्ध अंतपूर दुःखाने भरून टाकले मागे वळून पाहणाऱ्या रामाला विषण आणि भ्रांतिष्ट झालेल्या राजा आणि आपली आई रस्त्यावरून मागोमाग येत असलेली दिसली पाशात अडकलेल्या शिंगराला जशी आई दिसेनशी व्हावी तसे धर्म पाशात अडकलेल्या रामाला काय करावे ते सूचनासे झाले ज्यांनी वाहनातच बसून जावे दुःख ज्यांना माहीत नाही जे नित्य सुखात वाढलेले अशा त्या दोघांना पायाने चालत येताना पाहून राम लवकर लवकर म्हणून आग्रह करू लागला त्या पुरुष व्याघराला माता पित्यांचे दुःख दर्शन सहन होईना कुश आणि हाकल्या जाणाऱ्या हत्ती सारखे झाली रामाच्याही धावत होते रामा अरे रामा सीते लक्ष्मणा असा आक्रोश करीत रडत राम लक्ष्मण सीतेसाठी डोळ्यातून अश्रू ढाळीत रथा मागून धावणाऱ्या नाचत सापडावेत असे झाले तुला महाराज रागावून बोलले तरी तो त्यांना मी ऐकले नाही असे सांग त्यानं दीर्घ काळ दुःख देणे हे पराकाष्ठाचे पाप आहे असे राम त्याला म्हणाला रामाची ती आज्ञा पाळून भोतालच्या लोकांना जा म्हणून सांगितले असताना सुद्धा घालून परतले रथाचा लवकर परत यावे अशी इच्छा असेल त्याच्या मागोमाग आपण फार दूर जाऊ नये असे अमात्य दशरथाला म्हणाले सर्व गुणांनी युक्त राजा ते त्यांचे सांगणे ऐकून सर्वांगाला घाम सुटलेल्या अवस्थेत अतिशय विषण्ण मुद्रेने दीडवाळा होऊन आपल्या भारेसह पुत्राकडे नजर लावून उभा राहिला अयोध्याकांडाचा चाळीसावा सर्ग समाप्त